वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग पंचावन्ना विश्वामित्राच्या अस्त्राने गोंधळून जाऊन त्यांची दाणादाण झालेली पाहून वसिष्ठांनी चिथावणी देऊन म्हटले हे कामधेनू योग सामर्थ्याने आणखी निर्माण कर तिच्या हुंकारातून सूर्यासारखे तेजस्वी कांबूज उत्पन्न झाले आणि काखेतून हाती शस्त्र घेतलेले बर्बर निर्माण झाले यवनीतून यवन आणि य शक्रुद्देश म्हणजे गुदद्वारातून शक निर्माण झाले केसांच्या छिद्रातून म्ळेंछ हारित आणि घिरातक हे बाहेर पडले त्यांनी तत्क्षणी विश्वामित्राचे पायदळासह गजदल आणि अश्वदल तसेच रथदल हे सर्व नष्ट करून टाकले महात्म्या वशिष्ठांकडून सर्व सैन्य मारले गेल्याचे पाहून नाना प्रकारच्या आयुधाने सज्ज झालेले विश्वामित्रांचे शंभर पुत्र संतप्त मुनीश्रेष्ठ वशिष्ठांच्या अंगावर धावून गेले त्या नुसत्या हुंकाराने त्या महान ऋषीने त्या सर्वांना जाळून टाकले घोडे रथ पायदळ यांच्यासह ते सर्व विश्वामित्र पुत्र क्षणात जळून भस्म झालेले आणि आपले सर्व सैन्य नष्ट झालेले पाहून आजपर्यंत महायशस्वी असलेला विश्वामित्र लज्जा वाटून चिंताक्रांत झाला वेग नष्ट झालेल्या समुद्रासारखा दात पडलेल्या सर्पासारखा किंवा ग्रहण लागलेल्या सूर्यासारखा तो तात्काळ निष्प्रभ झाला हो पुत्र आणि सैन्य मारले गेल्यामुळे तो पंख तोडलेल्या पक्षासारखा दीन होऊन गेला आणि सारे बळ आणि उत्साह नष्ट होऊन तो अत्यंत खिन्न झाला राहिलेल्या एका पुत्राची क्षेत्रधर्मानुसार पृथ्वी आणि राज सांभाळ अशी नेमणूक करून तो वनाकडे चालता झाला जेथे किन्नर आणि सर्प राहत होते अशा हिमवानाच्या एका भागात जाऊन हा देवाची कृपा प्राप्त करण्याकरता त्याने मोठे तप आरंभिले काही काळानंतर ऋषभाचे चिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे अशा देवेश महादेवाने वर देण्याच्या इच्छेने विश्वामित्राला दर्शन दिले हे राजा तप का करीत तुझा मनत मनात काय आहे हे ते सांग मी वरदात आहे तुला ज्या वराची इच्छा असेल तो माझ्याकडून मागून घे महातपस्वी विश्वामित्राला देव असे म्हटल्यानंतर त्याने देवाला प्रणिपात करून म्हटले महादेवा आपण जर तुष्ट झाला असाल तर अंग उपांगे व उपनिषदे यासह व त्याच्या रहस्यासह धनुर्वेद मला द्या जी अस्त्रे देवांकडे दानवांकडे महर्षींच्याकडे गंधर्व यक्ष राक्षस यांच्याकडे असतील ती सर्व माझ्या पुढे प्रगट होऊ दे हे देव तुझ्या कृपेने माझी इच्छा प्रत्यक्षात तसेच हो असे म्हणून महादेव निघून गेले महादेवांकडून अस्त्रे प्राप्त करून घेतल्यानंतर महाबलिष्ट विश्वामित्र अगोदरच फार मोठा अहंकारी होता तो आता अधिक दर्पाने भरून गेला पर्वकाळी समुद्र जसा वाढतो तसा तो बळाने वाढून आता वसिष्ठ ऋषी मेलाच असे तो समजला तेथून तो राजा वसिष्ठांच्या आश्रमाकडे गेला आणि अशी अस्त्रे त्याने सोडली की ते तपोवन म्हणून म्हणून जे काही होते ते अस्त्रांच्या तेजाने जळून जावे विश्वामित्र ती अस्त्रे सोडत आहेत असे पाहून भ्यालेले मुने शेकड्यांनी दशोदिशाना पळाले वसिष्ठांचे जे शिष्य होते जे पशुपक्षी होते ते भयभीत होऊन हजारोंच्या संख्येने इकडे तिकडे पळत सुटले महात्म्या वसिष्ठांचे ते आश्रमस्थान शून्य झाले वसिष्ठ त्यांना अरे भिवू नका भिवू नका मी आत्ता या गाझीपुत्राचा सूर्याने धुके उडून लावावे तसा नाश करतो असे वारंवार सांगत असतानाही ते आश्रमस्थान निर्जन वाळवंटासारखे निशब्द होऊन गेले मुनीश्रेष्ठ महातेजस्वी वशिष्ठ रागाने म्हणाले फार काळापासून वाढवीत आणलेल्या या आश्रमाला तू नष्ट करून टाकलीस हे दुर्वर्तन झाले हे मुढा तू इतपर राहणार नाहीस असे म्हणून अत्यंत क्रुध होऊन त्याने झटकन आपला दंड उगारला तो दंड पूर्ण पेटलेला पेटलेल्या कालाग्नीसारखा किंवा जण दुसरा यमदंडच असा होता बालकांडाचा पंचावन्न सर्ग समाप्त